प्रकरण अकरावे अमलदाराचा शेवट वाळजी लिलीला भेटायला गेला तो अमलदार गाडीत आकाशा होता आकाशात आता चंद्र उगवला होता अंधारात आकाशातील प्रकाश तो अमलदार विचार करू लागला या वाळजीला काय मी पुन्हा पकडू पुन्हा त्याला जन्मठेप मिळेल खिजिदा पळून गेलेला किती आरोप परंतु हा का चोर हा का दरोडेखोर हा महात्मा आहे या महात्माला का पुन्हा नरकात लोटू काय आमचं हे पोलिसांचं जीवन नेहमी दुसऱ्यांच्या पाठीमाग असायचं जीवनातील ध्येय काय तर कैदी पकडला गुन्हेगार पकडला आमचे हृदय शुष्क होता, भावना मरतात माणूस की नष्ट होते आम्ही पशु बनतो गरिबांसाठी झगडणारे त्यांच्यावर आम्ही त्यांना क्रांतिकारक म्हणून पकडायचं फाशी चढायचं आणि हे दुसरे गुन्हेगार यांचाही छळ आम्ही चालवायचा परंतु हे क्रांतिकारकही गुन्हेगार नाही हे चोर दरोडेखोरही गुन्हेगार नाही ही समाज गुन्हेगार आहे एक श्रीमंधित लोळतो दुसरा अण्णाला मोतात होतो का हे असवाव, चोर कोण चोर चोरी करणारा चोर की आजूबाजूस उपासमार असूनही कोठारा भरून ठेवतो तो चोर समाज ज्यांना चोर म्हणून शिक्षा थो। ते चोर किती कर्तृत्वशाली किती उदार किती मोठ्या मनाचे परंतु त्यांच्या अंगातील हे गुण मातीमन होतात आजपर्यंत मी किती पाप केलं किती काना पकडलं तुरुंगात लोटलं गुन्ह्यांचा शोध लावण्यात मी पुरुषार्थ माने माणसातील दिव्यता पाहण्याचा शोध मी कधी लावला नाही परंतु वालजीने ती दिव्यता दाखवली त्यानं माझ्यावर सूड घेतला नाही मला जा म्हणाला आणि त्याला का मी पुन्हा जीवन। हे जीवन समुद्रात फेकू दे जगेन तर ही लागलेली जाईल आणि आज हाती सापडलेला वालजी मी सोडला असं कळलं तर बेब्रू व्हायची ती प्रतिष्ठाही जायची नको जगणं नकोच मेल्याशिवाय या जन्मातील पाप विसरता येणं शक्य नाही मला मरू दे समुद्राचा अनंत लाटा माझं जीवन स्वच्छ करतील जा वालजी जा मला क्षमा कर आजपर्यंत ज्यांना त्यांना मी छळलं त्या सर्व आत्म्यांना मला क्षमा करा त्या अमलदाराने हात जोडले तो गाडीतून उतरला त्याने त्या गाडीवाल्याला जा सांगितले गाडी गेली आणि तो अंमलदारही गेला कोठे गेला तो समुद्राकाठी गेला समुद्र उचंबळला होता चंद्र मिरवत होता त्या अमलदाराचाही हृदय सिंधू उचंबळला होता डोळ्यातून धारा वागद्या तो समुद्रात शिरला पुढे पुढे चालला सुटले पाय लाटले बुडवले हृदयाशी धरले दुसरे दिवशी ते प्रेत किरायला लागले अमलदार पंचनामा झाला आत्महत्या असा निकाल देण्यात आला ती आत्म्याची हत्या का होती तो आत्म्याचा उतार होता आंधळ्या दुनियेला काय करणार काय दिसणार पोलीस अमलदाराची आत्महत्या अशा शीर्षकाखाली दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून ती बातमी आली वर्तमानपत्र विकणारे ओरडत होते वालजीने ऐकले त्याने वर्तमानपत्र विकत घेतले ते घेऊन तो खोलीत आला त्याने तो मजकूर वाचला त्याने ते पत्र खाली ठेवले तो गंभीरपणे बसला आजोबा असे का बसलात निलीने विचारले संपलं सार तो म्हणाला काय संपलं आता तर सुरू होईल सार तुझ सुरू होईल तुझा संसार सुरू होईल परंतु आमचा संपला तो गेला आता मीही बहुधा लवकरच जाणार माझही जीवित कार्य जवळजवळ संपल्यासारखंच आहे उगी रडूडोकू लिहिले अग जन्मला तो जायचाच एक दिवस वेडी कुठली उगी